पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण साववे धार्मिक नीती की नैतिक धर्म या प्रकरणाच्या सुरुवातीला गांधीजींनी डार्विनचे नीतीशास्त्राबद्दलच विचार या मथळ्याखाली पुढील टीप लिहिली होती या प्रकरणाची सुरुवात करण्याआधी डार्विनची माहिती करून घेण आवश्यक आह डार्विन हा गतशतकातील एक महान इंग्रज सदग्रस्त होता आणि त्याने विज्ञानातील अनेक शोध लावले होते त्याची स्मरणशक्ती आणि निरीक्षणशक्ती अद्भूत होती त्याने लिहिलेल्या काही पुस्तकांचे वाचन आणि चिंतन करण आवश्यक आहे माणूस एका विशिष्ट प्रकारच्या माकडापासून कसा अस्तित्वात आला ति ते भरपूर पुरावे आणि युक्तिवाद यांच्या आधारे दाखवून दिल आहा माणूस आणि शेपटी नसलिमाकड यांच्या शरीर रचनेत बरेच साधर्म्य आहाही निरीक्षणांती त्याने सिद्ध केल आहा चुकी बरोबर याचा आपल्या विषयाशी काहीही संबंध नाही नैतिकतेच्या संकल्पनांचा मानवजातीवर कसा परिणाम झाला आहे तेही डार्वीने दाखवले अने आहे आणि अनेक विद्वानांच्या डारवीनच्या लेखनावर विश्वास असल्यामुळे आमच्या लेखकाने सहाव्या प्रकरणात या विषयावरील आपले विचार मांडले आहेत जे चांगले आणि योग्य आहे ते स्वेच्छेने केले तर त्यातून माणसाच्या मनाचा उमदेपणा दिसतो ज्याप्रमाणे वाऱ्याबरोबर ढग इकडे तिकडे वाहवत जातो त्याप्रमाणे वाहवत न जाता आपल्या भूमिकेवर ठाम राहून योग्य वर्तन करणे ही माणसाच्या उमदेपणाची खरी खूण असते असे असले तरी वातावरणामुळे आपल्या सहज प्रवृत्ती आपल्याला कुणीकडे नेवी इच्छितात हे सुद्धा आपण माहित करून घेतले पाहिजे आपल्याला माहित असते की प्रत्येक बाबतीत आपल्या जीवनावर आपला ताबा नसतो काही बाह्य परिस्थिती कशी असते की जिच्याशी जुळून घेणे आपल्याला भाग पडत असते उदाहरणार्थ ज्या देशात हिमालयासारखी थंडी असेल तिथे आपल्याला आवडो ना आवडो शरीर उबदा ठेवण्याकरिता भरपूर कपडे घालावे लागतात याचा अर्थ आपल्याला सारासार विचार करून वागावे लागते। त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की नैतिकतेने वागण्याकरता आपल्याला वातावरण प्रेरित करत असत काय की आजूबाजूला कररत असलेल्या शक्तींचा नीतीमत्तेशी काहीही संबंध नसतो या ठिकाणी डार्विनच्या दृष्टीकोनाचा विचार करणे भाग पडत नीतीशस्त्रातील तत्ववेतता म्हणून जरी डार्विन लिहित नसला तरी नैतिकता आणि वातावरण यांच्यामध किती निकटचा संबंध आहे हित्यांनी दाखवून दिली आहे नैतिकतेला काहीही महत्व नाही शारीरिक शक्ती आणि मानसिक क्षमता यांनाच खरे महत्व आहे असे ज्यांना वाटते त्यांनी डारवीनचे विचार वाचणे आवश्यक आहे डारवीनच्या सांगण्यानुसार इतर प्राण्यांप्रमाणे माणसामध्येही स्वतःचा बचाव करण्याची सहज प्रेरणा असते तो असेही सांगतो की जीवन संघर्षात जे टिकून राहतात ते यशस्वी झाले असं म्हणता येईल याचाच अर्थ ज्यांना जीवन संघर्षात टिकून राहण्यात यश मिळत नाही ते लुप्त होतात परंतु टिकून राहण्याचा हा गुण केवळ शारीरिक सामर्थ्यावर लवून नसतो अस्वलाशी वा रेड्याशी शारीरिक सामर्थ्याच्या बाबतीत मानसाची तुलना केली तर त्याबाबतीत ते कितीतरी श्रेष्ठ ठरतील त्यांची जर जटापट झाली तर माणूस किती कमी पडतो ते दिसून असे असले तरी माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांच्यापेक्षा सामर्थ्यशाली झाला आहे अशाच प्रकारे माणसाच्या विविध वंशांची तुलना आपण करू शकतो युद्धामध्ये मोठे सैन्य असलेल्या वा सगळ्यात काटक सैन्य असलेल्या संघाचाच विजय होतो असे नाही उलट पक्षी एखाद्या पक्षाजवळ कमी सैन्य असले वा ते सैन्य फारसे काटक नसले परंतु त्या पक्षाचा सेनापती श्रेष्ठ असला आणि त्याचे डावपेच उत्तम असले तर त्या पक्षाचाच विजय होत असतो या उदाहरणामध्ये बुद्धीचे श्रेष्ठत्व आपल्याला दिसून येते परंतु डार्विन पुढे असेही म्हणतो की शारीरिक आणि बौद्धिक सामर्थ्यापेक्षा नैतिक शक्ती अधिक श्रेष्ठ असते आपल्याला अशी अनेक उदाहरणे आढळून येतात जिथे अधिक नैतिक सामर्थ्य असलेली व्यक्ती कमी नैतिक सामर्थ्य असलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त टिकाव धरते काही लोक असा अर्थ काढतात की डार्वीनच्या म्हणण्यानुसार शक्ती असे पुरेसे आहे याचा अर्थ असा की अखेरीस शारीरिक दृष्टीने बलवान असणाऱ्यांचाच जीवन संघर्षात विजय होतो वरवर विचार करणाऱ्यांना कदाचित असे वाटू शकेल की नैतिकतेचा काहीही उपयोग नाही परंतु डार्वीनचा असा दृष्टिकोन मुळीच नाही अगदी प्राचीन काळापासूनच्या माणसाच्या इतिहासावरून आपल्याला दिसून येते की ज्या वंशामध्ये नैतिकतेचा अभाव होता ते तिवंश पूर्णपण विलायाला गिलिआ आह सोडोम आणि गोमराह येथील लोक अतिशय अनैतिक होत आणि त्यामुळ आता तिपूर्णपणे न्हायचे झाल आह आजही नीतिमत्ता नसलिया वंशांचा हळूहळू कसा विनाश होत चालला आहे हि आपल्याला दिसून येत मानव वंश टिकून राहण्याकरता सर्वसामान्य नैतिकतेची कशी गरज असत याची काही उदाहरणे आता आपण पाहू शांतपणाने समस्या सोडवण हा नैतिकतचा एक भाग आह प्रथमदर्शनी असे वाटू शक्रमक स्वभावाचे लोक जीवनात पुढे जातात परंतु थोडासा विचार करता आढळून येईल की जेव्हा हिंसखच्या तलवारीचा पराभव होतो तेव्हा ती आपल्याच मानेवर कोसळण्याची शक्यता असत वाईट सवयींपासून मुक्तता हा सुद्धा नैतिकतेचा एक भाग आह सांघिकीनी सिद्ध झालआहे की तिसाव्या वर्षी तापड स्वभाव असलखा इंग्लंडमधील लोक त्यापुढील त्रास चौदा वर्ष जगण्याची शक्यता कमी असत उलट उलटपक्षीते निर्व्यस्नी लोकांचे सरासरी आयुष्य सत्तर वर्षे आहे नैतिकतेचे अजून एक चिन्ह ब्रह्मचारी आहे डार्वीने दाखविले आहे की बदफैली माणसे लवकर मरतात त्यांना एकतर मुले नसतात व असली तर ती असतात बदफैली माणूस मनोदुर्बल असतो व कालांतराने तो मंदबुद्धी असलेल्या माणसासारखा दिसू लागतो विविध समाजातील नैतिकतेचा विचार आपण करू लागलो तर आपल्याला हीच परिस्थिती दिसून येईल अंदमान भेटात राहणाऱ्या लोकांमधला नवरा आपल्या बायकोची काळजी मुलांचे अंगावर पिणे बंद होईपर्यंत आणि ती इकडे तिकडे फिरू लागपर्यंतच घेतो नंतर तो तिला सोडून देतो याचा अर्थ त्यांच्यामधे इतरांची काळजी घेण्याची प्रवृत्ती कमी असते आणि ते केवळ स्वार्थी भावनेने प्रेरित होऊन काम करत असतात परिणामी त्यांचा वंश हळूहळू नष्ट होत आहे डार्वीने दाखवून दिली आहे की प्राण्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात परोपकारी वृत्ती दिसून येत भित्रे पक्षीसुद्धा आपल्या पिल्लांचे संरक्षण करत असताना अद्भूत साहस दाखवतात यावरून असे दिसत की प्राण्यांमध निस्वार्थीपणा नसता तर या जगात गवत आणि विषारी झाडाजुडपांशिवाय जीवन क्वचितच आढळून आल असत माणूस इतर प्राण्यांपेक्षा अधिक निस्वार्थी आहि माणूस आणि इतर प्राणी यांच्यामधील मुख्य अंतर आह आपल्या शक्तीच्या प्रमाणात माणसाने इतर प्राण्यांपक्षा अधिक त्याग क्लिला आह म्हणजे आपल्या आपत्त्यांकरता कुटुंबाकरता समाजाकरता आणि राष्ट्राकरता माणसाने अधिक त्याग कल आहा नैतिक सामर्थ्य सर्वश्रेष्ठ असते हे डार्वीनने स्पष्टपणे दाखवून दिले आहे प्राचीन ग्रीसमधील लोकांमध्ये आजच्या युरोपमधील लोकांपेक्षा अधिक बुद्धिमत्ता होती परंतु ग्रीसच्या लोकांनी जेव्हा नैतिकता सोडून दिली तेव्हा त्यांची बुद्धीच त्यांची वैरी झाली राष्ट्र ना संपत्तीमुळे टिकतात ना सैन्यामुळे ती टिकतात केवळ सदाचारामुळे हे सत्य लक्षात ठेवून परोपकारी वृत्तीनुसार आचरण करणे माणसाचे कर्तव्य आहे आणि परोपकारी वृत्तीच नैतिकतेचे सर्वोच्च स्वरूप आहे